अध्याय आणि परतल्यानंतर करण्याकरिता निघून गेले विजयकुमार श्री राधाकांत मठात श्री गुरुदेवांच्या चरणी उपस्थित झाले आणि वेळ पाहून त्यांच्याकडे श्रीमती राधिकेच्या कथेची जिज्ञासा केली विजयने विचारले प्रभू श्री वृषभाणुनंदिनीच आम्हा सर्वांची प्राणस्वरूप आहे सांगू शकत नाही न जाणू का श्री राधिका नाम ऐकल्याने माझे हृदय द्रवित होऊन जाते यष्णच आपली एकमात्र गती आहे तथापि श्री राधिकेसोबत त्यांचा जो लिलाविलास असतो त्याचेच आस्वादन करणे मला फार आवडते ज्या कृष्णकथेत श्रीमती राधिकेचे नाम नसते राधिकेच्या लिला कथा नसतात त्या कथाच ऐकण्याची इच्छा होत नाही प्रभो काय सांगू मला विजयकुमार भट्टाचार्य नावाने आपला परिचय देणे आता जरा देखील एक आणखी विचित्र गोष्ट ही आहे की आता मला कृष्ण बहिर्मुख लोकांकडे व्रजाची लिलाकथा सांगण्याची इच्छा होत नाही अरसिक मनुष्य जेथे श्री श्री राधाकृष्णाचे महात्म्य वर्णन करतात त्या लोकातून उठून निघून जाण्याची इच्छा होते गो तू धन्य आहेस स्वतःच जोपर्यंत संपूर्ण रुपाने व्रजरमणी होण्याचा विश्वास होत नाही तो श्री राधाकृष्णाच्या लिलाविला अधिकार होत नाही पुरुषांची तर गोष्टच काय कुठल्या देवीचाही श्री राधाकृष्णाच्या कथांमध्ये अधिकार नाही विजय मी तुझ्याकडे ज्या कृष्णाच्या प्रिया कृष्णाच्या प्रियांच्या संबंधी चर्चा केली यात राधा आणि चंद्रावली सर्वात प्रधान आहेत या दोघांचे शोभा वाढवली होती विजय प्रभू चंद्रावलीचे कोठ्यावधी युत आहेत ते असोत मला तर आपण कृपा करून श्रीमती राधेचे महात्मे श्रवण करून माझ्या दूषित कानास शुद्ध आणि रसपूर्ण करावे मी आपल्या शरण आलो आहे गोस्वामी अहा विजय राधा आणि चंद्रावलीमध्ये श्री राधा महाभाव स्वरूप आहेत म्हणूनच त्या सर्व गुणांमध्ये आणि सर्व विषयांमध्ये चंद्रावली पेक्षा श्रेष्ठ सरस आहेत पहा तापणी श्रुतींमध्ये त्यांना गांधर्वा असे म्हटले गेलेले आहे रुखोच्या परिशिष्टात श्री राधे सोबत माधवाच्या अतिशय उज्ज्वलतेचे वर्णन आहे पद्मपुराणातही नारद म्हणतात श्रीमती राधा ज्याप्रमाणे कृष्णास अत्यंत प्रिय आहेत त्यांचे कुंडही कृष्णास तितकेच प्रिय आहे साऱ्या गोपींपेक्षाही श्री राधा कृष्णास अधिक प्रिय आहेत का नसाव्यात राधा किती अपूर्व चमत्कारपूर्ण तत्व आहे भगवंताच्या समस्त प्रकारच्या शक्तींमध्ये लाधिनी नामक जी सर्वश्रेष्ठ महाशक्ती आहे राधिका त्या लाधिनीचेही सार स्वरूप महाभाव स्वरूप आहेत विजय अपूर्व तत्व आता राधेचे स्वरूप सांगा गोस्वामी श्रीमती सर्वदा सुरूपा सोळा श्रार धारण करणारी आणि बारा आभरणांनी विभूषित आहेत अर्थात राधा सोळा श्रंगार आणि द्वादश आभूषणांच्या शोभेने सुशोभित परम आहेत विजय सुष्टुकांत सुष्टु, सुष्टु, सुष्टु स्वरूपा कोणास म्हणतात गोस्वामी स्वरूपाची सुंदरता इतकी अधिक असते कि त्या सुंदर श्रकारांची आवश्यकता नसते नेत्र आणि वक्षदेशी सुंदर कुचद्वय अपूर्व शोभे शोभेचा विस्तार करतात बारीक कंबर थोडेसे झुकलेले दोन सुंदर खांदे आणि नखरूपी रत्नांनी सुशोभित करपल्लव स्वरूपाच्या सुंदर भर घालतात त्रिजगतात या रूपाची तुलना कोणासोबत सोळा शृंगार कोण कोणते आहेत गोस्वामी स्नान नासिकेच्या अग्रभागी रत्नाची नील वसन धारण कटी प्रदेशात निवी कमरबंध मेखला वेणी कानांमध्ये उंतस डूल चंदन लेपन केलाबूल चिबुकावर हनुवटीवर कि कस्तुरी बिंदू नेत्रामध्ये काजल, गुलाबी गालांवर मृगमदाद्वारे रचित चित्र चरणांमध्ये अल अलक्त अलता आणि ललाटावर तिलक हे सोळा शृंगार आहेत श्रीमती राधिका या सोळा शृंगारांनी सर्वदा सुरण कोण कोणते आहेत गोस्वामी आंबाड्यात माळलेले अपूर्व उज्ज्वल शिलफुल कानांमध्ये सुवर्ण कुंडल नितंबावर सुवर्ण निर्मित कमर कंबरपट्टा गळ्यात सोन्याचा हार कानात वेली आणि सुवर्णशलाका हातात कंकण कंठात कंठभूषा बोटांमध्ये अंगट्या गळ्यात ताराहार भुजांमध्ये बाजूबंदरच्या बोटांमध्ये जोडवी ही द्वाद आभरणे श्री राधेच्या अंगावर सुशोभित असतात विजय श्री राधेच्या प्रमुख गुणात सांगण्याची कृपा करावी गोस्वामी श्री श्रीमती राधेचे ही असंख्य गुण आहेत यात पंचवीस गुण मुख्य आहेत मधुर अर्थात अनुपम सुंदरी नवयुति अर्थात आहेत। चंचल दृष्टी सौभाग्य सूचित करना रेखा अंग उन्मत्त करना संगीत विद्य मधे पारदर्शिनी रम्यवाक अर्थात मधुरवाणी बोलना नम्रपंडिता अर्थात परिहाुणापूर्ण आहेत, आहेत, अर्थात दयालु अर्थात चतुर आहेत, युकत, आहेत लज्जाशीलामरिया अर्थात साधु मार्ग वटल राय धैर्यशालिनी गंभीर है सुविलास अर्थात सुविलासप्रिय महाभावाच्या परमोत्कर्षा प्रकट करण्यात परम व्याघ्र आहेत गोकुल प्रेमवसती अर्थात त्यांना पाहताच गोकुळ वासियांच्या हृदयात प्रेम उत्पन्न होते अखिल ब्रह्मांडात त्यांची कीर्ती व्याप्त आहे गुरुजनांच्या स्नेहास पात्र आहेत सखींच्या प्रणया प्रणयाधीन आहेत कृष्णाच्या सर्व सखींमध्ये प्रधान आहेत केशव सर्वता त्यांच्या आज्ञेच्या अधीन राहतात विजय चारू सौभाग्य रेखा विस्तारपूर्वक जाणू इच्छितो गोस्वामी वरासंहिता ज्योतिषशास्त्र काशीखंड आणि मत्स्य गरुडादी पुराणांनुसार सौभाग्याच्या या रेखा असतात वाम डाव्या चरणाच्या अंगट्याच्या मुळाशी जव रेखा त्याखाली चक्र मध्ये खाली मध्यमेखाली कमळ कमळाखाली ध्वजा तेथेच पताका मध्यमेच्या दक्षिणेपासून मध्यचरणापर्यंत ऊर्ध्व रेखा कनिष्ठेखाली अंकुश पुन दक्षिण उजव्या चरणाच्या अंगठ्याच्या मुळाशी शंख टाचेवर मत्स्य कनिष्ठेखाली वेदी मत्स्याच्या वरती रथ पर्वत कुंडल गदा शक्तीचिन्ह डाव्या हातावर तर्जणी आणि मध्यमेच्या संधिस्थानापासून कनिष्ठेच्या खालपर्यंत परमायु त्याच्या खाली हातापासून आरंभ होऊन तरजणी आणि अंगट्याच्या मध्यरेषामध्ये दुसरी रेषा अंगट्याखाली मणिबंधापासून निघून वक्रगतीने मध्यरेषेस मिळून तरजणी आणि अंगट्याच्या मध्यभागाच्या अन्य रेखा बोटांच्या पुढच्या भागात नद्यान, नद्यान पर्वतरूप अर्थात पाच वक्राकार चिन्ह नद्या नंद्या, नंद्या रूप अर्थात पाच वक्राकार चिन्ह एकूण आठ झाले खाली कुंजर हत्ती परमायू खाली अश्व घोडा मध्य खाली वृष बैल खाली अंकुश पंखा श्री श्रीवृक्ष युप जयस्तंभ बाण तोमर भाला आणि माला उजव्या हातात डाव्या हाताप्रमाणे परमायू आदी तीन रेषा बोटांच्या पुढच्या भागात पाच शंख एकूण अंकुश प्रसादकट धनुष्य तलवार भृंगार पाणी पिण्याचे पात्र डाव्या पायात सात उजव्या पायात आठ डाव्या हातात अठरा आणि उजव्या हातात सतरा अशी एकूण पन्नास चिन्हे सौभाग्य रेषांची आहेत विजय काय हे गुण दुसऱ्या गोस्वामी जीवात हे गुण बिंदू बिंदू रूपात आहेत श्री राधिकेमध्ये हे गुणसमूह पूर्ण रूपात आहेत देवींमध्ये अन्य जीवांपेक्षा काही अधिक परिमाणात असतात श्री राधिकेचे सारे गुण अप्राकृत आहेत कारण प्राकृत कोणतेही कोणतही कोणातही हे गुणसमूह विशुद्ध आणि पूर्ण रूपात नाहीत गौरी आदींमध्येही या गुणांची स्थिती शुद्ध आणि पूर्णरूपात नसते विजय अहा श्रीमती राधिकेचे गुण अचिंत्य आहेत त्यांच्या कृपेनेच या गुणांचा अनुभव केला जाऊ शकतो गोस्वामी त्यांच्या गुणांचा महिमा काय सांगू स्वयं कृष्ण सुद्धा ज्या रूपास आणि गुणांस पाहून सर्वदा मोहित होतात त्याची तुलना कुठे आहे विजय प्रभू कृपया आता श्रीमती राधिकेच्या संबंधी सांगावे गोस्वामी श्रीमती राधिकेचा युथच सर्वश्रेष्ठ आहे या युथातील सगळ्या ललना समस्त सद्गुणांनी विभूषित असतात त्या आपल्या गुणांनी विलास विभ्र विभ्रमाणे साक्षात कृष्णासही आकर्षित करतात विजय श्रीमती राधेच्या सख्या किती प्रकारच्या आहेत गोस्वामी पाच प्रकारच्या असतात सखी नित्यसखी प्राणसखी प्रियसखी परमश्रेष्ठ सखी, सखी विजय सखी कोण आहेत गोस्वामी कुसुमिका वृंदा धनिष्ठा या सखी आहेत विजय नित्यसखी कोण आहेत गोस्वामी कस्तुरी मणिमंजिरी आदी नित्यसखी आहेत विजय प्राणसखी कोण कोण आहेत गोस्वामी शशीमुखी वासंती लासिका आदी प्राणसखी आहेत त्यांना साधारणत वृंदावनेश्वरीची स्वरूपता प्राप्त असते विजय प्रिय प्रियसखी कोण आहेत गोस्वामी कुरंगाक्षी सुमध्या मदनालसा कमला माधुरी मंजुकेशी कंदर्प माधवी मालती कामलता शशिकला आदी प्रियसखी आहेत विजय परमश्रेष्ठ सखी कोण कोण आहेत गोस्वामी ललिता विशाखा चित्रा चंपकलता तुंगविद्या इंदुलेखा रंगदेवी सुदेवी या आठ प्रधान आणि परमश्रेष्ठ सखी आहेत या राधाकृष्णाच्या प्रेमाच्या पराकाष्टायुक्त असतात कधी कृष्णाच्या प्रती आणि कधी राधेच्या प्रती अधिक प्रेम प्रदर्शन करून राधाकृष्ण संतुष्ट करतात विजय युथा समजलो आता गणा गणासंबंधी सांगावे गोस्वामी प्रत्येक युथामध्ये पुन्हा अनेक विभाग असतात त्या विभागास गण म्हणतात जसे श्रीमतीच्या युथामध्ये ललितेच्या अणुगत सख्या ललितेचे गण आहेत विजय व्रजांगणांचा परोडा भाव एक महत्व आहे परंतु हा परोडा भाव कुठल्या स्थानी इष्टबाधक होत नाही गोस्वामी या जड जगात जे स्त्रीत्व आणि पुरुषत्व आहे ते औपाधिक आहे माई कर्मफला आणि तुच्छ स्पृह असतात म्हणून ऋषींनी शास्त्रविधीने विवाही स्त्री सोडून दुसऱ्या स्त्रियांचा संग करण्यास निषेध केला आहे या धर्मसंगत समजवण्याकरिता कवींनी जडालंकारामध्ये परोडा सोडले आहे रसच नित्यरस आहे त्या नित्यरसाचे शुद्र प्रतिफलनच माईक श्री पुरुष माईक श्री शृंगार रस आहे म्हणूनच जडीय शृंगार रस अत्यंत सीमित आणि विधीच्या अधीन असतो म्हणून प्राकृत शूद्र नायिकेसंबंधी परोडा भावास सोडले आहे परंतु जेथे सच्चिदानंद श्रीकृष्णच एकमात्र पुरुष अर्थात नायक आहेत तेथे रसपुष्टीकरिता जे परोडा मिलन होते तो निंदेचा विषय नसतो या तत्वात माईक उपाधी स्वरूप विवाह विधीचे स्थान नाही ते गोलोकविहारी जेव्हा आपल्या परंपारकीय रसास प्रपंचात गोकुळासोबत प्रकाशित करतात तेव्हा गोकुळाच्या ललनांच्या जड अलंकारगत परोढा निंदा लागू होत नाही विजय गोकुळाच्या लेलनांमध्ये जे कृष्ण प्रेम असते त्यात कोणती उत्कृष्ट उत्कुरुष्ट चिन्हे प्रकाशित होतात गोस्वामी गोकुळाच्या लेलनांचे कृष्णात केवळ नंदनंदनत्वच स्फुरीत होते अर्थात त्या कृष्णास केवळ नंदनंदनाच्या रूपात ग्रहण करतात त्या जे सर्व भाव मुद्रा उदित होतात, त्यानिष्ठेने अधिकतेमुळे सर्वसाधारणपणे लपलेला असतो ज्यावेळी परिहास करताना कृष्णाने विरह व्याकुळ गोपींसमोर आपले द्विभुज रूप लपून आपल्या चतुर्भुज रूपास प्रकाशित केले तेव्हा गोपींनी त्या चतुर्भुज रूपाचा आदर केला नाही मग ते चतुर्भुज रूप श्री राधिकेच्या फळ आहे विजय धन्य झालो प्रभू आता नायिकेचे भेद सांगावेत गोस्वामी नायिका तीन प्रकारच्या असतात स्वकिया परकीया आणि सामान्या चितरसाच्या स्वकीय आणि परकीयासंबंधी सांगित सांगितले आहे जडालिक पंडितांनी निश्चय केला की सामान्य नायिका वेश्या असतात त्या केवळ अर्थलोभी असतात गुणही नायिकाचा नायकाचा द्वेष आणि गुणी नायकावर त्या प्रेम करत नाहीत त्यांना केवळ अर्थच प्रिय असतो म्हणून त्यांचा शृंगार केवळ मात्र शृंगाराचा शृंगार नसतो परंतु मथुरेची सैर्या नायिका असल्याने तिच्यात कृष्णासंबंधी शृंगारसाचा अभाव असूनही एखाद्या प्रकारची भावयोग्यता असल्याने तिला आपण पारकीयाच्या अंतर्गतच मानतो विजय ती भावयोग्यता काय आहे गोस्वामी कुरुप होती तोपर्यंत तीची अन्यत्र कुठेही रती नव्हती कृष्णाच्या रूपांचे दर्शन करून तिच्या हृदयात जी कृष्णा कृष्णाच्या अंगास चंदन लावण्याची स्पृहा निर्माण झाली तोच तिचा प्रियत्व भाव आहे त्यामुळे तिला परकिया म्हटले जाऊ शकते परंतु पट्टमहिषींसारखी सारखी सुख प्रदान उदित कृष्णाच्या उत्तर त्यांच्याकडे रथीची प्रार्थना केली होती प्रियत्व भावासोबत स्वार्थ भावाचे भावनेचे संमिश्र असल्याने तिची रथी साधारण होती साधारणी साधारणी होती विजय चितरसामध्ये स्वकिया आणि परकिया नायिका भेद झाले आता यापैकी आणखी कुठल्या प्रकारचा भेद असेल तर कृपया सांगावे गोस्वामी चितरसामध्ये स्वकिया आणि परकिया दोन्ही प्रकारच्या नायिकाच मुग्धा मध्या आणि प्र, प्र अशा तीन तीन प्रकारच्या असतात विजय प्रभू आपल्या कृपेने आता चितरसाची स्फूर्ती झाल्यावर मला असे वाटते की आपण व्रजांगणा आहात मग माईक पुरुष भाव न जाणो कुठे निघून जातो न जाणो कुठे निघून जातो त्याची मला जरासुद्धा जाणीव होत नाही आता मला नायिकांचे भावभेद जाणण्याची अत्यंत उत्सुकता होत आहे कारण रमणी भाव प्राप्त करूनही मी उपयुक्त क्रियावान होऊ शकत नाही म्हणून कृष्ण सेवा करण्याकरिता आपल्या चरण कमळी जिज्ञासा करतो आहे सांगावे कि मुगा कोण आहे गोस्वामी मुग्धाची लक्षणे ही आहेत ती नवी नवयौबना कामिणी रतिदानात संख्याच्या वशीभूता रतीचेष्टेमध्ये अतिशय लज्जायुक्त आणि तसेच गोपन रूपात दुसऱ्यांच्या दृष्टीपासून लपून सुंदर रूपात यज्ञशील असते नायक अपराधी असल्यावर त्या सजन नैनांनी नायकास पाहतात प्रिय अप्रिय काहीही बोलत नाहीत मानही करीत नाहीत विजय मध्या असते गोस्वामी मध्याची लक्षणे ही आहेत की तिच्यात मदन आणि लज्जा दोन्ही समानपणे असतात ती थोड़ी थोड़ी सूरत यिका तीन प्रकार की धीरा अधीरा आ धीरा धीरा जी नायिका अपराधी प्रिय नायिक सोब परिहाज करीत वकृति करते धीरा मध्यमा है जी नायिका क्रोधपूर्वक आपल्या प्रिय वल्लभाचा कर्कशवाणीने निषेध करते ती अधिरा आहे आणि जी नायिका अश्रू नप्रती वक्रोचा प्रयोग करते ती धीराधीरा ती मध्य आहे मध्या नायिकामध्ये नायिकेमध्ये मुग्धा आणि प्रगल्भाचे संमिश्र असल्याने मध्यामध्येच सर्व रस उत्कर्ष लक्षित होतो विजय प्रगल्भाची लक्षणे आदी सांगण्याची कृपा करावी गोस्वामी जी नायिका पूर्ण यवनविषयी उत्सुक असते ती प्रगल्भ आहे ती आपल्या भावास प्रचूरपणे ती प्रेमरसाद्वारे प्रियतमावर आक्रमण करण्यास समर्थ असते तिच्या उक्ती आणि कृती अतिशय गंभीर आणि प्रौढ असतात मानाच्या क्रियेमध्ये अत्यंत कर्कशा असते मानसमयी ती तीन प्रकारच्या असते मानसमयी ती तीन प्रकारची असते धीरा अधिरा आणि धीराधीरा धीर प्रगल्भासभोगाविषयी प्रगल्भासंभोगाविषयी अतिशय उदासीन गो भावास गोपन करणारी आणि आदरकारिणी असते अधिरा प्रगल्भा अधीरा प्रगल्भा निष्ठूर होऊन कांतास धमकावत ताडण करते धाक दडपशाहीने दंड देते धीराधीरागल्भा धीराधीरायिके -धीरा समान गुणशिला असते ज्येष्ठ आणि कनिष्ठाभेदा मध्या आणि प्रगल्भा दोघीही दोन प्रकारच्या असतात ज्येष्ठ मध्या आणि कनिष्ठ मध्या नाए। ज्येष्ठ प्रगल्भा आणि कनिष्ठ प्रगल्भा नायकाच्या प्रणयानुसारच ज्येष्ठ आणि कनिष्ठभेद उदित होतो विजय प्रभु, सर्व मिळून किती प्रकारच्या नायिका असतात गोस्वामी नायिका 15 प्र प्रकारच्या असतात कन्या केवळ मुग्ध असते म्हणून ती एकच प्रकारची असते मुग्धा मध्या आणि प्रगल्भाभेदा तीन प्रकारच्या असतात मध्य आणि प्रगल्भा वेगवेगळ्या धीरा अधीरा आणि धीराधीरा तीन तीन प्रकारच्या असतात एकूण सात प्रकारच्या स्वकीय नायिका असतात त्याचप्रमाणे परकीया सुद्धा सात प्रकारच्या असतात आता एकूण सात सात आणि एक बरोबर पंधरा प्रकारच्या नायिका असतात विजय नायिकांच्या अवस्था किती प्रकारच्या असतात गोस्वामी अभिसारिका वासक सज्जा उत्कंठीता खंडिता विप्रलब्धा, कलाहर कलाहंतर भरतृका आणि स्वाधीन भरतुका गोस्वामी जी कांतास अभिसार करिते तथा स्वयं अभिसार करते ती अभिसारिका आहे जी शुक्ल पक्षात शुभ्र वस्त्र परिधान करून अभिसारा करीता गमन करते ती ज्योत्स् भरिका जोसना अभिसारिका म्हणली जाते आणि जी कृष्ण पक्षामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून यात्रा करते ती तमो अभिसारिका म्हणवली जाते अभिसारात क्रमण करताना ती अगदी निशब्द नखशिखात अलंकृत लज्जेने जणू आपले अंग चोरणारी तथा एकच सिग्नसखी सोबत असते विजय वासक सज्जे संबंधी सांगावे, गोस्वामी अपने जी नायिका सज्जा संकल्प कानी पहाने सखी सोबा लीलाकथा श्रवन कीर्तन वारंवार दूती की परीक्षा कर सर्व वासक सज्जे कृति है विजय उत्कंठ संबंधी संगावे गोस्वामी निरपराध नायकाच्या येण्यास विलंब झाल्यावर जी नायिका अत्यंत उत्कंठित आणि उत्सुक होते ती उत्कंठिता नायिका असते कांत का नाही आले असा विचार करून वितर्क प्रत्येक कार्यात विरक्ती वाश्वमोचन आणि आपल्या दशेचे वर्णन करणे या सर्व उत्कंठितेच्या कृती आहेत वासक दशा देखील शेवटी उत्कंठतेच्या रूपात बदलते ज्या समयी सज्ज नायिकाची प्रतीक्षा करूनही त्याने न आलेले पाहून न आलेले पाहून मान करण्याऐवजी असा विचार करते की तो दुसऱ्या नायिकेच्या वशीभूत झाला असेल म्हणून कदाचित येऊ शकला नाही या दशेत प्रियतमेच्या संघाअभावी प्रियतमाचा संघ अभावी ती अतिशय उत्कंठित आणि उत्सुक होऊन जाते तेव्हा ती उत्कंठ नायिका म्हणजे भोगचिन्हा धारण करून उपस्थित होतो त्यावेळी जी नायिका क्रोधामुळे दीर्घ निश्वास घेते आणि नायकास काहीच बोलत नाही तथा त्याच्याकडून तोंड फिरून घेते ती खंडिता नायिका म्हणली जाते विजय विप्रलब्धा कोण आहे गोस्वामी येण्याचा संकेत देऊनही दैवयोगाने जेव्हा प्राणवल्ल येत नाहीत तेव्हा नायिका विरहेथेने व्याकुळ होते अशा नायिकेला विप्रलब्धा नायिका म्हणतात निर्वेद चिंता खेद अश्रू मूर्छा दीर्घनिश्वास आदी अनेक प्रकारच्या तिच्या असतात विजय कलंत कलहांतरिता कलहांतरिता कोण आहे कलहांतरिता कोण आहे गोस्वामी सखींच्या समोर आपल्या पायावर डोके ठेवणाऱ्या कलहांतरिता नायिका म्हणतात तिच्यात प्रलाप संताप ग्लानी दीर्घनिश्वास आदी कृती लक्षित झाल्याने तिला कलहांतरिता म्हणतात विजय प्रोषित भरतुका कोण आहे गोस्वामी दूर देशात निघून गेल्यावर नायिका प्रोषित भरतुका म्हणविली जाते प्रियतमाचे गुणगान, दैन्य कृषता जागरण मलिनता जडता आणि चिंता आदी त्यांच्या अनेक प्रकारच्या कृती होतात विजय स्वाधीन भर्तृका कोण आहेत गोस्वामी प्रियतम जिच्या अधीन होऊन सर्वदा तिच्या निकट राहतात तिला स्वाधीन भरतुका म्हणतात वनलीला आनंदजनक असते गोस्वामी ज्या स्वाधीन भरतृका नायिका नायिकेच्या प्रेमात वश होऊन नायक एका क्षणाकरिता सुद्धा तिला त्यागण्यास समर्थ होत नाही त्या स्वाधीन भर्तुका नायिकेसच माधवी माधवी म्हटले जाते आठ प्रकारच्या नायिकांमध्ये स्वाधीन भरतुका अलंकार धारण अलंकार आधी धारण करतात खंडिता विप्रलब्ध उत्कंठिता प्रोषित भर्तृका आणि कलहांतर कलहांतरिता या पाचही अलंकार आधी रहित असतात खेत करतात चिंतेने त्यांचे हृदय संतप्त होते याचे तात्पर्य काय आहे गोस्वामी कृष्णप्रेम चिन्मय असते म्हणूनच परमानंद रूप संताप आधी देखील परमानंदाच्याच विचित्रता आहेत जड जगाताचा संताप वास्तविक मोठाच दुःखदायी असतो परंतु चितजगात तो आनंदाच्या विकार रूपात असतो चिन्मयरस रूपात अत्यंत सुखजनक असतो परंतु वाणीद्वारे व्यक्त करता येत नाही विजय या नायिकांमध्ये प्रेमाचे तारतम्य कसे असते गोस्वामी व्रजेंद्र नंदना व व्रजेंद्र नायिकेच्या प्रेमाच्या तारतम्यानुसार उत्तमा मध्यमा आणि कनिष्ठा वेदाने नायिका तीन प्रकारच्या असतात ज्या नायिकेचा कृष्णाप्रती ज्या परिमाणात भाव असतो कृष्णाचा देखील त्या नायिकेच्या प्रती त्या परिमाणामध्ये भाव असतो विजय उत्तमची लक्षणे काय आहेत गोस्वामी आपल्या प्रियतम देतात तरीही या नायिकेच्या हृदयात असूया ईर्ष्या उत्पन्न होत नाही जर कुणी खोटे खोटे देखील नायकाच्या दुःखाची चर्चा अशा नायिकेसमोर करते तरी तिचे हृदय फाटू लागते विजय मध्यमेची लक्षणे सांगा गोस्वामी नायकाचे दुःख ऐकून तिचे चित्त खिन्न मात्र होते विजय कनिष्ठेची लक्षणे काय आहेत गोस्वामी जी नायिका कृष्ण मिलना करिता लोकलज्जा आदी बाधांना घाबरते ती कनिष्ठा म्हणविली जाते विजय नायकांची एकूण किती संख्या नायिकांची एकूण संख्या किती आहे गोस्वामी एकूण तीनशे प्रकारच्या नायिका आहेत जशा पहिल्या पंधरा प्रकारच्या नायिका मग त्या सर्व आठ आठ प्रकारच्या असतात अर्थात 15 गुणिले आठ एकशे वीस प्रकारच्या असतात पुन्हा कनिष्ठा आणि उत्तमा भेद आणि एकशे 120 गुणिले तीन तीनशे साठ प्रकारच्या असतात विजय नायिकांचा वृत्तांत ऐकला आता इथेश्वरी मध्ये परस्पर काय भेद आहे जाणण्याची उत्कंठता उत्कंठा होत आहे त्यास सांगण्याची कृपा करावी गोस्वामी स्वप्न आहे मृदवी भेदाणे आणखीन ही तीन विभागांमध्ये आणखीन ही तीन भागांमध्ये विभक्त आहेत प्रगल्भ वचनांची नायिका जी बोलता बोलताच आपले दुःख आणि क्रोध प्रकट करते ती प्रखरा मनवली जाते मधुरवाणींची नायिका मृदवी म्हटली जाते तथा या दोघांच्या कुणी नाही आणि समान ही कुणी नाही ना त्या श्रीमती राधाजी मध्या आहेत त्यांच्या समान व्रजात कुणीही नाही विजय अपेक्षिक अधिका कोण आहेत गोस्वामी युथेश्वरी मध्ये नायिका एक अथवा काही युथेश्वरी पेक्षा श्रेष्ठ असतात त्यांना अपेक्षिका अधिका म्हटले जाते विजय अत्यंतिकी लघु कोण आहेत गोस्वामी ज्या दुसऱ्या सर्व श्रेष्ठ असतात ती अत्यंतिकी लघु आहे अत्यंतिकी लघु अत्यंति सोडून सर्व युथेश्वरी अधिका आहेत म्हणूनच अत्यंतिकी अधिका युथेश्वरींमध्ये समत्वाचीही संभावना असते संभावना नसते आणि लघुत्चीही लघुत्वाचीही नसते त्याचबरोबर अत्यंतिकी लघुमध्ये अधिकत्वाची ही संभावना नसते समालघु एकच प्रकारची असते मध्या युधेश्वरी अधिक प्रखरा आदी भेदांनी नऊ प्रकारची असते म्हणूनच युधेश्वरींचे बारा भेद आहेत अत्यंतिका अधिका समा लघु अधिक अधिक प्रखरा समप्रखरा लघुप्रखरा विजय आता दुतीभेद जाणू इच्छितो दु, दुती गोस्वामी कृष्ण संगमाकरिता उत्कंठित नायिकांच्या सहाय्यतेकरिता दुतीची आवश्यकता असते दुती दोन प्रकारचे असतात स्वयं दूती आणि आपण आहेत गोस्वामी अत्यंत उत्सुकतेमुळे लज्जादूर होते अनुरागाने मोहित झालेली जी नायिका लज्जारहित होऊन स्वतःच नायकाप्रती आपला भाव प्रकाशित करते तिला स्वयंधुती म्हणतात हा अभियोग प्रकाश तीन प्रकारचा असतो काहीक वाचिक आणि चाक्षुष डोळ्यांचा विजय वाचिक अभियोग कशास म्हणतात गोस्वामी व्यंगच वाचिक अभियोग आहे व्यंगे दोन प्रकारची असतात शब्द व्यंग आणि अर्थ व्यंग व्यंग कधी कृष्णास विषय बनवून तर कधी समोरच्या एखाद्या वस्तू बनवून कार्य करते कार्य करतो विषय विजय कृष्णविषयक व्यंग कसे असते गोस्वामी कृष्णास साक्षात आणि व्यपदेश रूपात विषय बनवणारी व्यंगे दोन प्रकारचे असतात विजय साक्षात कसे असते गोस्वामी गर्व अपेक्ष आक्षेप गर्व आक्षेप आणि आिदाने व्यंगरूप अभियोग अनेक प्रकारचा असतो विजय आक्षेप व्यंग कशाच म्हणतात गोस्वामी आक्षेपाद्वारे शब्दोत्थ व्यंग एक प्रकारचे असते तथा अर्थोत्थ व्यंग दुसऱ्या प्रकारचे असते तुम्ही लोक स्वतःच अलंकारिक म्हणत आहात तुम्ही स्व लोक स्वतः अलंकारिक आहात म्हणून उदाहरण देण्याची आवश्यकता वाटत नाही विजय ठीक आहे याचनेद्वारे व्यंग कसे असते गोस्वामी स्वार्थ आणि परमार्थ आणि याचना व्यंग दोन प्रकारचे दोघांमध्ये वेगवेगळे शब्द व्यंग आणि अर्थव्यंग होतात या शब्दांमध्ये भाव संयुक्त करून सांकेतिक याचना होते स्वार्थ याचनेचे तात्पर्य स्वतः स्वतःची गोष्ट सांगणे असे आहे याचनेचे आहे गोष्ट, गोष्ट सांगितली साक्षात व्यंग समजलो कृष्णाप्रती नायिकांच्या नायिकांच्या बोलण्यात जी साक्षात अभियोग वाक्य असतात त्यात शब्द व्यंग आणि अर्थव्यंग असते नाटक आणि नाटिकांमध्ये त्यांचा प्रयोग पाहिला जातो कवी त्यास त्या शब्दचातुर्याद्वारे प्रकाशित करतात कृपया आता व्यपदेश कसा असतो हे सांगावे गोस्वामी अलंकारशास्त्राच्या अपदेश शब्दानेच परिभाषिकी संज्ञेच्या रूपात व्यपदेश शब्द आहे व्यपद व्यप व्यपदेश शब्दाचा अर्थ व्याज आहे अर्थात एका गोष्टीच्या बहाण्याने दुसऱ्या गोष्टी एखाद्या गोष्टी एका गोष्टीच्या पाहण्याने एखाद्या दुसऱ्या गुढ तात्पर्या व्यक्त करणे तात्पर्य हे आहे की कृष्णास एखादी गोष्ट सांगणे की त्याचा स्पष्ट अर्थ एक प्रकारचा असतो परंतु व्यंगाच्या रूपात त्याद्वारे गुढ सेवेची याचना समजली जावी अशा गोष्टींचे नावच व्यपदेश आहेत हा आहे हा व्यपदेश दुतीचे काम करतो विजय व्यपदेश एक प्रकारे कपटवाक्यास म्हटले जाते याचना याचा गुढ अर्थ असतो आता पुढे सांगावे गोस्वामी कृष्ण समोर राहून ऐकत तर आहेत तरीही ते ऐकत नाहीत असा विचार करून समोरच्या एखाद्या पशुस अथवा पक्षास पाहून जी जल्पना होते ती पुरुष विषयगत व्यंग आहे हे सुद्धा शब्दोत्त आणि अर्थोत्त भेदाने दोन प्रकारचे असतात विजय आपल्या कृपेने हे समजलो आता अंगीक अभियोग कशास म्हणतात हे सांगावे गोस्वामी बोटांनी चुटकी वाजवणे बहाण बनून शीघ्रतेने उठणे भय आणि लज्जेने आपल्या अंगाचे झाकणे पायाणे भूमीवर लिहिणे कान खाजविणे तिलक रचना वेश धारण करणे भुवया सखी सालिंगण सखीला दटावणे ओठ दाताखाली दाबणे हार गुंफणे अलंकार वाजविणे बाहू काख का उड उघडणे कृष्णनाम लिहिणे वृक्षांचा लतांशी संयोग घडविणे अशा क्रिया कृष्णा समोर केल्यास त्यास अंगिक अभियोग म्हणतात विजय चाक्षुष अभियोगासंबंधी सांगावे गोस्वामी नेत्रांचे अर्धे मुर्धे उघडणे डोळे नाचविणे तिरक्या नजरेने पाहणे डोळ्यांमधला संकोच डाव्या डोळ्याने पाहणे कटाक्षपात हे सर्व काही चाक्षुष अभियोग आहेत विजय स्वयंधूती समजलो संकेत मात्र दिला गेला आहे त्या असंख्य प्रकारच्या असू शकतात आता आप्तदूती संबंधी सांगावे गोस्वामी जी धुती प्राण विश्वास विश्वासभंग करीत नाही अर्थात गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करीत नाही आणि बोलण्यात परमचतुराच्या असतात गोस्वामी अमितार्थ निसृष्टार्थ आणि पत्रहारी या तीन प्रकारच्या आपतदुती असतात इंगित समजून मिलन संयोग करविणाऱ्या दुती अमितार्थ म्हणविल्या जातात मिलन करना था जातात। था जा जातात। जातात। तथा ज्या संदेश त्या विजय या व्यतिरिक्त आणखीन ही कोणी आपतदुती आहेत का गोस्वामी शिल्पकारिणी दैवज्ञा लिंग लिंगिणी परिचारिका धात्रे वनदेवी आणि चित्राद्वारे मिलन करवितात देव देवज्ञाधुती राशीफल आदी सांगून मिलन करवितात पूर्णमासी सारख्या तपस्विनी वेषधारिणी रिंगिणी दुती आहेत लवंग मंजिरी भानुमती आधी कतिपय सख्या परिचारिका दुती श्रीमती राधिकेच्या धात्री द्वितीय आहेत वनदेवी वृंदावनाची अधिष्ठात्री देवी आहे पूर्वोक्त सख्या देखील दुती आहेत या वाच्यद्युती अर्थात स्पष्ट वचनांनी तथा व्यंगवचनांनी दुतीचे कार्य करतात त्या कार्यात व्यपदेश शब्दमूल अर्थमूल प्रशंसा आणि आक्षेप आदी सर्व प्रकारचे अभियोग लक्षित असतात येथपर्यंत श्रवण करून विजयकुमारने श्री गुरुगोस्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम करून त्यांचा निरोप घेतला आणि ऐकलेल्या गोष्टींचे मार्गात चिंतन करीत आपल्या वासस्थानी परतले तेहतीसावा अध्याय समाप्त